पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग सतरावा करमाळ्याचे दुखणे तारीख सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे एक्याण्णव नगर फिरती व खाणेसुमारीस पुण्याचा बेत सन अठराशे अठ्ठ्याऐंशी कलकत्त्याहून परत आल्यावर शेतकी खात्यांचे स्पेशल जज डॉ पोलन यांच्या जागेवर आमची कायमची नेमणूक झाली असिस्टंट स्पेशल जज असताना आम्हाला पुणे व सातारा या दोन जिल्ह्यातील कोर्टाची तपासणी करावी लागेल पण आता पुणे सातारा नगर व सोलापूर अशा चार जिल्ह्यात फिराव्याचे असल्यामुळे आठीच्या आठी महिने या फिरण्यातच जात त्याप्रमाणे आम्ही सन अठराशे एक्क्याण्णवच्या जानेवारी महिन्यात नगर जिल्ह्यात फिराव्यास गेलो सर्व जिल्हा फिरून सोलापूर जिल्ह्यात फिरण्यात आम्हाला दीड महिना लागला यावर्षी सव्वीस फेब्रुवारीला खाणे सुपारी होती त्या दिवशी इकडील कामे संपवून व सोलापूर जिल्ह्यातील करमाळे तालुक्यात ऑफिस व सर्व मंडळी ठेवून आम्ही दोन दिवस पुण्यात जाऊन यावे असा बेध केला व त्याकरताच नगर जिल्ह्यातील काम घाईघाईने आटपून करमाळ्यास आलो तेथील काम दोन दिवसात आटपून मंडळी सुद्धा सोलापुरात रवाना करून आपण खाणे सुपारीला पुण्यात जाऊ असे मला सांगितले व बेध केला त्याप्रमाणे दुसरा सगळा दिवस विसावा न रात्रीपर्यंत काम गेले त्यामुळे जिव्हा उठाव्यात जरा उशीर झाला जेवण झाल्यावर त्या दिवशी वाचन वगैरे काही केले नाही वाचनाची वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी नित्याप्रमाणे उठून कोको घेऊन फिराव्यात जाणे झाले या कॅफे चिरंजीव घेतली होती ती फक्त दहा महिन्यांची असल्यामुळे सकाळच्या प्रहरी मला तिचे काम बरेच असे तरी होईल तितके लवकर ते काम उरकून घेऊन स्वतः फिरून घरी येण्यापूर्वी मला वाचनाकरता तयार राहावे लागे कारण सकाळच्या वेळी स्वतः आठ नऊ वाजता घरी आल्यावर माझ्या इंग्रजी वासनाकडे तास दीड तास तेवढा मिळे एखाद्या दिवशी मी आपले काम आधी उरकून घेतले नसले तर तो दिवस फुकट जाई व पुन्हा दुसरा दिवस येईपर्यंत जवळ वाचावयास मिळत नसे म्हणून होता होईल तो मी आपला वेळ चुकवीत नसे अगदी तयार राही उशिरांच्या कारणांची चर्चा यावेस मी मेडोस्टेलरचे टेलरचे तारा नावाचे पुस्तक वाचाव्यास घेतले होते त्या दिवशी बाहेरून येण्यास नऊ वाजून गेले होते मी पुस्तक वही पेन्सिल घेऊन वाट पाहत बसले होते घरी आल्यावर मी सहज म्हटले आज फिरण्याकडे जास्त वेळ दिला या तालुक्यात काम कमी आहे वाटते हे उड्याचे दिवस आहेत गावातील मंडळी अतिशय अगत्याची ती येथील रावसाहेबांना मुनसफानना भीड घालीत असतील रावसाहेबांना भीड मोडवत नाही म्हणून दोन वाजताच कोर्ट बंद करून निरुपाने जावं लागत असेल त्यामुळे अर्थातच तपासणीला काम बेताचेच असणार तेव्हा सांगितले आधीच उशीर झाला आहे बोलण्यात वेळ घालवू नको वाचा वयास घे पण मला आधी थोडीशी सुंडसाकर आणून दे मग आरंभ कर आमच्या पुरुषांच्या कामांची चौकशी तुमा बायकांना कशाला हवी मी म्हणले खरेच आम्हाला कशाला चौकशी हवी आहे त्यात एवढे आहे तरी काय या तालुक्याच्या कोर्टात जितकी कामे सब्ज करतील तितकी कामे आम्ही बायका देखील करून टाकू तेव्हा हसून विचारले आज त्यांच्यावर तुमची गदा काम कमी आणि जास्त करणे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर आहे पण ते करता ती कामे महत्वाची नाहीत असे का तुला वाटते सुंठ साखर दिली मी म्हटले कामाचे महत्व कोण ना कबूल करील पण ते महत्व काम करणाऱ्याच्या मनात कितपत वाटते याचा अनुभव आपल्याला या फेरण्यामध्ये नेहमी येतो सरकार यांना नेमलेला जो पगार देते त्यापेक्षा उत्तम मध्यम कनिष्ठ अशा कामाप्रमाणे कमिशन सरका पगार ठेविला असता तर याहून अधिक काळजीने व मेहनतीने कामे खचित झाली असती शिवाय गरीब पक्षकार लोकांना अपिले करण्याचा विनाकारण आताचा इतका खर्च तरी पडला नसता पण हे काय मी बोलता बोलता सुंडीचे अगदीच विसरले असे म्हणून सुंडसाकर कालवून देऊन वाचा बसले विधवांच्या दुःख स्थितीची चर्चा प्रकृतीत बिघाड यावेळच्या वाशनाच्या भागात तारेची वैधव्य स्थिती व तिच्या आईबापांच्या मनाची विवलता हे वर्णन वाचताना मला फार वाईट वाटून गईवर आला आणि हुनक्यापुढे पुढील वाचन बंद ठेवावे लागले नंतर विधवानच्या एकंदर अत्यंत दुःखद व शोचनीय स्थितीबद्दल बोलणे निघाले त्यात आमच्या समाजात काही काही चाली फार निर्दयपणाच्या व घातूक आहे त्यांचा परिणाम पर्याने दिवसेंदिवस दिवसें जनतेवर घडून फार अहित होत आहे पण समजेल तेव्हा खरे हळूहळू समजेल वगैरे गंभीरपणाचे व कळकळीचे भाषण चालले असताना सांगितले की आज वाटेतच माझी प्रकृती बिघडली व पोटात कळ करू लागली बिघाड आहे पण काळजी नको मी विचारले का बरे आज सकाळी नीट साफ झाले नव्हते की काय रात्री झोप चांगली लागली होती ना काल रात्री मी जी एकदा निजले, ती पहाटे मला जाग केली तेव्हाच पहिल्याने जागी झाली सकूसुद्धा सगळ्या रात्रीत उठली नाही तेव्हा म्हटले सकू उठले नाही म्हणूनच तुला उठावे लागले नाही गेल्या दोन तीन रात्री तिच्या डोळ्याकरता तुला जागावे लागले होते त्यामुळे काल झोप जास्त लागली असेल तसे भिण्यासारखे काही नाही रात्री मला झोप बरी लागली होती आसपास हवा बिघडल्याचा बोबाटा नाही शिवाय आपण पाणी पितो ते तापवून फिल्टर केलेले असते तेव्हा तशा काही संशयाचे कारण नाही पण आज प्रकृती तशा तऱ्हेची बिघडली खरी डॉक्टर बोलावले उलट्या सुरू मी म्हटले तर मग थंडीत झाली असेल साखरेवर फुदिण्याच्या अर्काचे व आंबेचे थेंब घालून देते थे। व सुंटीचे चाटांशिजून आणते म्हणजे विकार कमी होईल असे म्हणून मी उठले व बऱ्याच वेळाने दोन्ही जिन्नस तयार करून घेऊन आले तेव्हा पडदा लावला होता तेथे जाणे झाले होते तिकडून परत आल्यावर मी पाहिले तो मगाच्यापेक्षा अधिक थकवा आलेला दिसला मग मी आणलेली दोन्ही औषधी देऊन ऊन पाण्याने रबराची पिशवी भरून पोट शेकण्यास दिली पण बरे वाटेना म्हणून मी डॉक्टरांस बोलावून पाठविले त्यांनी येऊन हिंग बडीशेप व पेपरमिंट यांचे अर्क एकत्र करून पिण्यास दिले व शेक मात्र सारखा चालू द्या असे सांगून एक मोठा स्मंजोपायिंचा तुकडा पोट शेकण्याकरता पाठविला भात घालू नका तांदूळ भाजून त्याची कन्हेरी किंवा साबुदानी पाण्यात शिजवून मीठ घालून पेस्ट द्या दूध घालू नका असे त्यांनी सांगितले होते त्याप्रमाणे औषध चेक, व खाने चालू होते आमच्या घरचे असे माझ्याशिवाय दुसरे कोणी नव्हते तथापि आमच्या ऑफिसची सर्व मंडळी उभीच्या उभी, उभी होती ही मंडळी नुसती हाताखालची म्हणूनच काम करीत होती असे नव्हते त्यांची स्वतःच्या ठिकाणी जी भक्ती व जो आदर होता त्यामुळेच ही मंडळी तत्परतेने काम करीत होती औषधोपचार सुरू असतानाही दुखण्याचा पाय मागे होईना चार पाच चार पाच मिनिटांनी उलट्या सुरू झाल्या संध्याकाळची तीन चार वाजण्याची वेळ आली तरी आमच्या ऑफिसच्या मंडळींनी स्नान किंवा जेवण केले नाही सखू लहान एक वर्षाचीही नव्हती तिला आमच्या शिरस्तेदारांनी बाहेरच्या बाहेर मुलकरींकडून दूध घालून सांभाळली माझ्याकडे येऊ दिले नाही माझ्या विमंचनेपुढे मलाही तिची आठवण झाली नाही म्हटले तरी चालेल प्रकृती जास्त बिघडली उसने धैर्य सुटले सकाळपासून तीन वाजेपर्यंत डॉक्टर बसून होते ते मग जेवावयास घरी गेले मध्ये मी एकदा संध्याकाळी प्रकृती पाण्यात येईन पण रात्री आठ वाजल्याच्या पुढे माझी खाणेसुमारीकडे नेमणूक झाली असल्यामुळे मला येता येणार नाही असे सांगून ते गेले पण मला फार काळजी पडली व मी आमच्या शिरस्तेदारास म्हटले तुम्ही मामलेदारांना जाऊन भेटा व प्रकृतीची ही सर्व हकीकत कळवून मेहरबानीने आजची रात्र डॉक्टरांना आमच्याकडे राहू द्या त्यांच्याबद्दल आमच्या ऑफिसातून दोन कारकून आम्ही कामाकरता तुमच्याकडे पाठवितो असा माझा निरोप सांगा याप्रमाणे सांगून मी आत पडद्यात आले व पाहतो तो आता स्वतःच्या प्रकृतीचे मान अधिक काळजी वाटण्यासारखे दिसले आणि तोंडाची कळा पालटली अंगात घाम फार सुटू लागला हाताचे पंजे व नखे अगदी काळी पडली ही सर्व लक्षणे पाहून माझ्या काळजाने तर आता अगदीच ठाव सोडला मला काळजी व वा भीती वाटत होती ती स्वतःच्या लक्षात येऊ नये म्हणून दिवसभर उसने आणलेले धैर्य सुटले इतक्या डॉक्टर आले डॉक्टर विश्रामजी व वंश यांना तार मी अत्यंत घाबरून म्हणले आता मला धीर जरवत नाही पुण्यात डॉक्टर विश्रामजी तार करते ते सकाळी येईपर्यंत तुम्ही मात्र अशा स्थितीत आम्हाला सोडून जाऊ नका मी मामलेदारांकडे निरोप पाठविला आहे व तुमच्याबद्दल काम करण्यास दोन कारकून पाठवित आहे याप्रमाणे बोलून मी पुण्यात डॉक्टर विश्रामजी व वंश यांना तार लिहिली करमाळ्याहून रेल्वे स्टन तेरा मैल दूर असल्यामुळे घोड्याची गाडी जोडवून नाना आकाशांना पाठविले व तुम्ही तारा करून स्टनवरच थांबा व पहाटे चार वाजता डॉक्टर विश्रामजी व वंश येथील त्यांना ताबडतोब घेऊन या असे सांगितले पटकीची लक्षणे दिसू लागली डॉक्टर आत बिशाण्याजवळ बसूनच होते हे जातीने मुसलमान होते पण वागणुकीने फारस सालस व सुशील होते औषधोपचार करावायचे ते आस्थापूर्वक व काळजीने करीत होते तरी प्रकृतीचे मान घटकोघटके अधिक होऊ लागले फार घाम सुटत होता व हाताचे पंजे काळे पडलेच होते त्यात आता तोंडही भस्म साळल्यासारखे कळाहीन दिसू लागले आता पटकीची सर्व लक्षणे स्पष्ट दिसू लागली आवाज अतिशय खोल गेला बोललेला शब्द तोंडाशी कान लावल्याखिरीज ऐकू येत नसे बोलावेसे ते काय दिवसभरात तू घाबरू नकोस भिवू नकोस लक्ष लावून बाटलीवरची अक्षरे नीट वाचून मग औषध देत जा घाबरेपणाने भलतेच देशील वगैरे धीर देण्याचे बोलणे दिवसातून किती एक वेळा चालले होते प्रकृतीचे मान धडधडीत उघड दिसत होते त्यामुळे माझा जीव अगदी भेदरून गेला होता व वारा झाला होता बोलणे बंद झाले ईश्वराचा दावा वर लिहिल्याप्रमाणे स्वतःचे धीराचे बोलणे ऐकिले म्हणजे माझ्या जीवात नवीन जीव होऊन तशा स्थितीतही मला त्यातल्या त्यात हुशारी त्यात वाटे पण ते बोलणे आता बंद पडल्यामुळे माझा सर्वस्वी धीर सुटला धरणी आणि आकाशाशिवाय आपले पश्च्यात दुसरी कोण नाही दयाळू आणि सर्वांच्या धावणीला धावणारा तो कनवाळू परमेश्वर यावेळी कोठे आहे माझा विश्वास आजपर्यंत सर्वस्वी त्याच्यावर आहे त्याच्या वासून यावेळी मला दुसरी कोणी नाही हे त्याला समजत नाही काय वगैरे मी आपल्या मनाशी पुष्कळ बोलून व त्याच आवेशात उठून नाडी पाहिली जवळ डॉक्टर व कारकोन बसले होते त्यांना मी जरा आज जाऊन येते असे सांगून ज्या देवात आम्ही उतरलो होतो त्याच महादेवाच्या गाभरात देवासमोर देवा जाऊन बसले देवाची करून प्रार्थना ही वे रात्रीची तीन वाजण्याची होती आत एक म्हातारी गुरुंनी निजली होती तिला बाहेर जाण्यास सांगितले नंदादी पगदी मंद जळत होता तेही मला बरेच वाटले कारण यावेळी मनाची वृत्ती अशी झाली होती की देव आणि आपण याशिवाय तिसरे येथे कोणी नाही दिवा सुद्धा नसता तर बरे झाले असते असे वाटले होता तो मात्र हलविण्यास हात धजेना तसे मनात सुद्धा आणणे अशुभ आहे असे वाटून मी देवापुडे थोडी भ्रमिष्ठासारखी बसले तोंडातून कसला उच्चार होईना म्हणून डोके टेकून हळूच पण पुष्कळ मन मोकळे करून रडले पुष्क रडून मनाचा भार थोडा कमी झाल्यावर मनाला वाटेल तितके बोलले प्रार्थना केली व शेवटी मनाला सर्व प्रकारे दिनपणा आला होता तरी त्यातल्या त्यात त्राग्याने आम्ही दिन तुझ्या दारी संकडात येऊन पडलो आहोत तुला वाटेल त्या आम्हाला बाहेर काढ तू सर्वात या मी मनवितोस त्या तुला माझी करुणा आली नाही तर या बाहेरच्या मोठ्या विहीला तरी खचित करुणा येऊन ती मला पोटात गेल, वगैरे काय हवे ते बडबडले सर्व रीतीने श्रांत झाल्यामुळे की काय कोण जाणी धुकण्याची इतकी भयंकर स्थिती झाली असताही काही सेकंद तिथेच माझा डोळा लागला माझे स्वप्न पडणारा वटवृक्ष सावरला तेवढ्यात मला एक स्वप्न पडले की मी कुठेतरी उंच डोंगरात देवस्थान आहे तिथे गेल आह दवळा खालीच कृष्णेचे पात्र आह तिचे काठी वट वटपिंपळाचे वृक्ष जागोजाग असून त्यानं मजबूत पार बांधिली आहेत, व मधून मधून मोठे घाट आहेत अशा एका उंच घाटाजवळच्या पारावरील वटवृक्षाला दोन्ही हात टेकून खालील मजा पात मी उभी आहे त्या दिवशी विशेष काहीतरी मोठी परवणी होती म्हणून हजारो स्त्रिया व पुरुष कृष्णामाई स्नान करीत होती मी ज्या उंच व विस्तृत वटवृक्षाला दोन्ही हात टेकून धरून उभी होते तो एवढा मोठा वृक्ष पडतोच की काय असा पुढे पुढे वाकू लागला व त्यामुळे पाराचे चिरेच्या चिरे उखडू लागले हे पाऊल मी अतिशय घाबरले व दोन्ही हातांनी त्या वडवृक्षाला कवटाळून धरून मोठे आक्रोशाने खालील ब्राह्मणांना हाका मारून व ओरडून सांगू लागले अहो पहा वृक्ष पडत आहे कोणी खालून याला हात लावा धीरे द्या हा पडला तर हजारो माणसाचे प्राण जातील असंही म्हणून माझ्यामध्ये होते तितके सामर्थ्य खर्चून मी तो वृक्ष आपल्याकडे ओढत आहे माझा जीव घामाघूम होऊन तोंडाला कोरड पडली आहे इतक्यात खालील मंडळी नदीतून ओलेत्या धावत येऊन हजारो माणसांनी त्या वृक्षाला खालून आपापल्या हाताचा टेका दिला असे झाल्यावर एक दोन मिनिटात तो वृक्ष अधिक न वागता तितक्याचा तितका घट्ट राहिला आता तो वृक्ष खाली येत नाही अशी खात्री झाल्यावर खालच्या माणसांनी हात सोडले व मलाही आनंद झाला अजून माझा विळखा वृक्षला आहे तोच आमच्या शिरस्तेदारांनी येऊन मला हाक मारले हे मग मा मात्रा दिली मी घाबरून एकदम उठले व तडक अधुणापाशी गेले खरी पण मला का बोलावले काय स्थिती आहे वगैरे मला काहीच उमस मी वेड्यासारखी चोहकडे पाहू लागले इतक्या डॉक्टर मला म्हणाले खाली वाका काही बोलण्याची इच्छा आहे असे दिसते मी लागलीच खाली वाकून स्वतःच्या तोंडाजवळ कहा नेला तेव्हा खोल शब्दांनी हळूच म्हणले मला बसता करा मला उलटी होत आहे ते ऐकून मी व डॉक्टर मिळून हळूच बस्ते केले तोच मोठ्या जोराने उलटी झाली अवसान सुटले व एकदम मान टाकली उसे उंच करून व हळूच टेकून ठेवल्यावर डॉक्टरांनी नाडी पाहिली संध्याकाळपासून जो गार घाम सुटला होता तो आता अगदी बंद झाला पण अंगाचा विश्वषितपणाव गरवा मात्र तसाच कायम होता म्हणून डॉक्टर मला म्हणाले रात्रीपासून विचारित होता ती मात्र आता द्या मी तुळशीच्या रसात हेमगर्वाची मात्रा उगाळून दोन तीन बोटे चाटविली नाडीत चलबिचल होत होती व ती असावी तशी नव्हती हो तशात आणखी एकदा आजाराचा जास्त जोर झाला आता मात्र स्वतःचा धीर सुटला व मला सांगितले आता माझे बरे नाही कोठे पुणे आणि कोठेमी तू अगदी एकटी आहेस असे म्हटल्यावर एकदम हुंका आला नको देव तुला आहे घरी तार करून दुर्गाला बोला। मी पुन्हा हेमगर्भासी मात्रा चाटविली व डॉक्टरांनी दिले ते औषध पाजून वर थोडी काळजी पाजिली व मोठा धीर करून म्हणले डॉक्टर म्हणतात आत। रात्रीपेक्षा आता बरे आहे धीर सोडू नये घरी तार केली आहे डॉक्टर विश्रामजी व वंश आता सकाळी लवकर झोप लागली डॉक्टर विश्रामजी व वंश पोहोचले ही वेळ सकाळचे पाच वाजण्याची होती डॉक्टर व मी अशी दोह बाजूला नाडी धरून बसलो होतो मी नावाला हात धरला होता पण चित्त जाग्यावर नसल्यामुळे नाडीत होणारी चलबी चलमला काही समजत नव्हती उलट नाडी बंद झाली असे वाटून मी स्वतःच्या तोंडाकड़ पाहून डॉक्टरांकडे पाहि तेव्हा ते घाबरू नका अशी आताने खून करीत अशी पाच सात मिनटे गेल्यावर आता मात्र नाडी खचित बंद झाली असे माझ्या मनाने घेतले व कदाचित मी मोठ्याने ओरडलेही असते इतक्या डॉक्टरांच्या लक्षात येऊन म्हणाले झोप लागली आहे भिवू नका ओरडू नका मी खोट बोलत नाही झोप मोडली तर मात्र घात होईल ही पा झोप लागली आहे व अंगात उब येत आहे त्यांचे बोलणे संपले नाही तो स्वतःच्या नेहमीच्या घोण्याचा आवाज मला ऐकू आला व माझे मन स्थिरावले यापुढे सुमारे वीस मिनिटे चांगली झोप लागली रात्रीपासून थंडगार पडलेली सर्व इंद्रिये व अंग आता ताप आल्यासारखे कड़ते झाले नाडीचे टोके अधिक जोराने व लवकर लवकर पडू लागले तरी पण झोप लागलीच होती अशा स्थितीत एक तास पक्की झोप लागल्यावर सुमारे सात वाजता डॉक्टर विश्रामजींची गाडी आली त्यांना वंचना पाहून मला धीर आला डॉ विश्रामजींचे पाय धरले डॉक्टर विश्रामजी हे बिषाण्याजवळ आल्याबरोबर हे जातीने मराठे आहेत, गवळी आहेत, याच भान बिलकुल न राहून मी एकदम पुढे जाऊन त्यांचे पाय धरले व पायावर डोके ठेऊन म्हणाल आतापर्यंत या डॉक्टरनी मेहरवाणी करून प्रकृती सांभाळून तुमच्या हाती दिली आहे, आता तुम्ही सांभाळा तुमच्या रुपाने दक्षच मला सहाय्य करण्यात आला आहे असे मी समजत विश्रामजींनी जवळ जाऊन नाडी पाहिली त्यावेळी अर्धवट झोपच होती म्हणून डॉक्टरला घेऊन ते जरासे पलीकडे गल व आतापर्यंत औषध पाणी वगैरे काय दिवशी चौकशी करू लागल वंस अनथोडाजवळ बसल्या होत्या बराच वेळ गेल्यावर स्वतः डोळे उघडून वर, वर पाहिले वंश व विश्रामजी यांच्याकडे पाहून व त्यांना ओळखून म्हणले तुम्ही आलात कायही माझी स्थिती आणि जो गईवर आला त्याबरोबर अशक्तपणामुळे क्षणभर मोर्चा आली डॉक्टर विश्रामजींचे औषध घेतले विश्रामजींनी थोडा वारा घालून सावध केल्यावर सांगितले मी आलो आहे आता काही भ्यावायला नको जे काय खरे संकट होते ते काल होते आता ते टळले असे म्हणून त्यांनी आपल्या बॅगमधून एक बाटली काढून त्यातील औषध एका ग्लासात ओतले व थोडेसे पाणी घालून ते पिण्याकरता पुढे केले तेव्हा मला बस्ते करा असे हळूच म्हटले आम्ही दोघींनी बस्ते केल्यावर डॉक्टरांनी पुढे केलेला ग्लास आपल्या हातात घेऊन पिऊ का असे विचारले त्यांनी होय म्हणल्याबरोबर ग्लास तोंडाकडे नेला पण काय वाटले कोण जाणे ग्लास तसाच पलीकडे ठेवून एकदम अंग टाकले असे का म्हणून डॉक्टरांनी विचारल्यावर जरा चिडल्यासारख्या स्वराने म्हटले अशी कुणी माझी थट्टा करू नका माझा एवढा नियम चालवा याशिवाय मला कसलेही औषध दिले तरी मी घेईन यावर डॉक्टर विश्राम यांनी पुष्कतरेने समजून घालून सांगितले मी हे औषध अगदी निरुपायाशिवाय वापरेत नाही मला आपला स्वभाव ठाऊक आहे पण अंगातील गारठा व वेळोवेळी येणारी मूर्छा कमी होण्यास दर दोन तासांनी वीस पासून तीस थेंब घेतले पाहिजेत व पुण्यात जाईपर्यंत हे माझे बोलणे ऐकले पाहिजे तेथे गेल्या वऱ्याच्या जागी दुसऱ्या औषधाची योजना करणे ऐकल्यावर मुकाट्याने पण राम राम असे शब्द उच्चारून मोठ्या कष्टाने औषध घेतले बैलगाडीतून जेऊर स्टेशन व तेथून पुण्यास याप्रमाणे तो दिवस तेथेच काढून दुसऱ्या दिवशी आम्ही करमाळ्याहून निघून बैलगाडीतून जेऊरच्या स्टेशनवर आलो स्वतःला बैलगाडीतच मऊ गाद्या घालून ठेवले होते व गाडीला थोडा सुद्धा धक्का न बसेल इतकी हळूती चालविली होती गाडीबरोबर डॉक्टर विश्राम मी वंश वगैरे पायी चालत होतो दर वीस मिनिटांनी किंवा अर्ध्यासाने डॉक्टर नाडी पाहून औषध देत याप्रमाणे अकरा वाजण्याच्या सुमारास आम्ही जेऊर स्टेशनवर येऊन पोहोचलो तेथे संध्याकाळपर्यंत मुक्काम करून संध्याकाळच्या गाडीने सेकंड क्लासचा रिझर्व्ह डबा करून रात्री दहा वाजता पुण्यास येऊन पोहोचलो मुंबईस चिरंजीव बाबा भाऊजी शिकत होते त्यांना आध्या दिवशी तार केली होती त्याप्रमाणे ते प्रिन्सिपाल वामा नाबाजी मोडक असे जेऊरच्या स्टॅच्यूवर येऊन मिळाले त्याचप्रमाणे पुण्याहून कीर्तने व दुसरी मंडळी जेवरास आली होती या सकट आम्ही पुण्यास येऊन पोहोचल स्टेशनवरून मेन्यातून घरी आजारपणाची बातमी अगोदर दोन दिवस शहरभर पसरली होती त्यामुळे सर्व मंडळी काळजीत होती आम्ही आज रात्री पुण्या स्टेशनावर चांगला मेना घेऊन या अशी तारघरी केली होती त्याप्रमाणे आमच्या घरची माणसे मेना घेऊन स्टेशनावर त्या आली त्यावेळी दुसरी मित्रमंडळी स्टेशनावरच भेटण्याकरिता आली होती गाडी स्टेशनात आल्याबरोबर मेना आणून डब्याशी लावला व धक्का न लावता स्वतःला हळू चुचलून मेण्यात ठेवले व कोणाचीच प्रत्यक्ष भेट होऊ न देता दारे बंद करून मेना हळूहळू घराकडे रवाना केला दुखणे दोन महिने पुरले या दुखण्यात अशक्तपणा इतका आला होता की मनाला आनंद किंवा दुःख थोडे जरी वाटले तरी लांनीस मूर्छा येई त्यामुळेही हो पुढे भेटाव्यास येणाऱ्या मी त्रास व आप्तास बरेच दिवस भेटू देऊ नये अशी डॉक्टर विश्राम यांनी ताकीद दिली हे दुखणे चांगले बरे होऊन कामाला जाऊ लागण्यास सुमारे दोन महिने लागले